पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण बावीसावे आत्मविश्वास जगातील प्रत्येक गोष्टीचा शोध लागण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो म्हणजे माणसातील आत्मविश्वासाचा बाहेरून माणूस किती शक्तिशाली आहे यापेक्षा आतून तो किती आत्मविश्वासाने भरलेला आहे ते महत्वाचे आहे माणसाकडे फक्त विद्वत्ता असून चालत नाही तर ती विद्वत्ता ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचविता हे महत्वाचे आणि हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते परमेश्वराला पैशाची वस्तूंची कपड्यांची नैवेद्याची लास देऊन खुश करणारे आवडत नाही तर आत्मविश्वासाने प्रयत्नाने जीवनाची प्रत्येक लढाई लढणारे आवडतात प्रत्येक चांगल्या लढाई धैर्याने आत्मविश्वासाने तोंड देणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो असं म्हटलं जातं माणसाला फक्त दहा टक्केच असतो बाकी नव्वद टक्के आजार हे माणसाच्या मनाचे असतात जी माणसे मनाने दुबळी असतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो ती माणसे जगाच्या कितरी मागे असतात आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी आणि विविध प्रकारचे मौल्यवान ग्रंथ वाचण्यामध्ये घालविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी जे करीन ते होईल या वाक्यातील अर्थ समजण्यासाठी संपूर्ण बुद्धीचा विकास आत्मविश्वासाने झाला पाहिजे पुस्तकातलं मस्तकात घेऊन ते आत्मविश्वासाने सक्षमपणे समाजापर्यंत पोहोचविले तर त्या वाचनाचा उपयोग आहे नाहीतर हजारो पुस्तके वाचूनही वर्गात गेल्यावर ब्लॅकबोर्डवर निंबे गणित सोडवून दिल्यावर पुढचे काही येत नाही म्हणून लगबगिनी स्टाफरूममध्ये जाऊन गणिताची वळी घेऊन पुढचे गणित सोडवून देणे यामधला आत्मविश्वासाचा अभाव शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी पावसामुळे सगळे घर संसार वाहून गेलेला आहे सगळी स्वप्ने उद्वस्त झालेली आहेत अशा अवस्थेत तो शिक्षकांच्याकडे येतो त्याला शिक्षकांच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही फक्त त्यांचा हात आपल्या पाठीवर पडला तर पुरात वाहून गेलेला आपला आत्मविश्वास पुन्हा आपल्याला मिळू शकतो हे त्याला माहीत आहे म्हणून मन तो म्हणतो पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा जगभर आपल्या कादंबऱ्यांनी वेळ लावणाऱ्या पाश्चात्य कादंबरीकार ऑर्थर शॉपेंड हॉवर याची आई प्रसिद्ध कादंबरीकार होती साहजिकच त्यांच्या घरी विविध साहित्यिकांचे येणे जाणार होते त्यात प्रसिद्ध कवी गटेचाही समावेश होता छोट्याशा ऑर्थरची अफाड बुद्धिमत्ता पाहून तो सहज म्हणाला ऑर्थर हा जगामध्ये तत्वज्ञ म्हणून मोठी कीर्ती मिळवेल त्याला चांगली घडवा तेव्हा ऑर्थर ची आई म्हणाली माझ्यासारखी कीर्ती त्याला कोठून मिळणार यावर छोटा ऑर्थर आत्मविश्वासपूर्वक म्हणाला आज तू लोकप्रिय पण उद्या जग तुला माझी आई म्हणून ओळखेल मुलाचे उत्तर ऐकून तिला राग आला तिने त्याला जिण्यावरून खाली ढकलले त्यानंतर ऑर्थर चोवीस वर्षाच्या कालखंडेत म्हणजेच आईची निधन होईपर्यंत तिला भेटला नाही पण पुढे त्याच्या आईला सर्वजण ऑर्थरची आई म्हणून ओळखू लागले एवढा तो प्रसिद्ध कादंबरीकार म्हणून मान्यता पावला ते फक्त केवळ आत्मविश्वासाने मुलांचा विकास घर शाळा आणि समाज यामध्ये होत असतो बऱ्याच वेळा शाळेमधील अनेक घटनांवरुन त्याच्यामधला आत्मविश्वास आपल्या प्रत्याला येतो शाळेत शिकत असताना वर्गात शेंगाखाल्ल्या नसताही शिक्षक शेंगांची फोडफटेल जेव्हा टिळकांना उचलण्यासला होता तेव्हा तेवढ्याच आत्मविश्वासपूर्वक बाणेदारपणे लोकमान्य टिळक म्हणतात मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी फोलपटे उचलणार नाही टिळकांच्यातील हा आत्मविश्वासच त्यांना इंग्रजांशी लढताना लेखन करताना कामी आला प्रत्येकाला भविष्याची ओढ असते शाळेत शिक्षण घेत असताना भविष्यात कोणीतरी मोठे व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक विद्यार्थी आलेला असतो अशावेळी शिक्षक वर्गात प्रत्येकाला तू कोण होणार असा प्रश्न विचारतात प्रत्येकजण डॉक्टर इंजिनियर शिक्षक वगैरे उत्तर देतात मात्र पाठीमागील वेंचवर वसलेला विद्यार्थी सर्वांपेक्षा वेगळे उत्तर देतो तो म्हणतो मी यशवंतराव चव्हाण होणार हे उत्तरच त्यांच्यातला आत्मविश्वास इतरांपेक्षा वेगळा करून यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवितो अर्ध्याहून जास्त आयुष्य दक्षिण आफ्रिकेच्या गुलामासाठी झगडलेले आणि तुरुंगात शिक्षा भोगलेले नेल्सन मंडेरा वयाच्या ऐंशी वर्षी पन्नास वर्षांच्या महिलेशी विवाह करून विविध देश फिरतात तेवढा हा जीवनाबद्दलचा आत्मविश्वास जीवनाचा गोंधळ घालून गोंधळ करणारी माणसे अचानक आलेल्या संकटात पूर्ती गोंधळून जातात याचे कारण म्हणजे आक्रमणाचा प्रतिकार करण्याची शक्ती ही आत्मविश्वासामधून येत असते आणि ते कुठेतरी त्यांच्या बाबतीत कमी पडते क्रिकेटच्या जगावर राज्य करणारा सचिन तेंडुलकर आजही शतकाच्या जवळ आला की कासवाच्या गतीने खेळतो आणि शून्यावर असो अथवा शतकाच्या जवळ प्रत्येक चेंडू हा दहावेसाठी या खेळणारा महेंद्रसिंग धोनी त्याच्यातल्या जबरदस्त आत्मविश्वासानेच भारतीय संघाला यशाची चव सतत चाखायला देतो अशा या आत्मविश्वासाबद्दल वी खंडेकर खांडेकर म्हणतात आत्मविश्वास कर्तृत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जो जो भूमीत खोलवर जातात तो वादळाशी झुजण्याचे सामर्थ्य वाढते आयुष्यातील नानावीन संकटांशी टक्कर देण्याला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो असा आत्मविश्वास जीवनात प्रत्येकाला मिळाला तर त्याचा उत्कर्ष ठरलेला आहे कारण आत्मविश्वास हे सौख्याचे मूलतत्व आहे